سَمِعُوا مَا إِلَى الرَّسُولِ जेव्हा ते ही वाणी ऐकतात जी पैगंबरावर उतरली आहे तेव्हा तुम्ही पाहता की सत्याची ओळख पटल्यामुळे त्यांचे डोळे अश्ून निभिजतात त्यांना उत्कारतात हे पालन करत्या आम्ही इमान आणलं आमचं नाव गुहात राहणारामध्ये वमा लना ला नूमन बिललाह वमा जाआना मिन अलहक वना तमा अन युदखलना रब्ना वना तमा अन युदखलना रब्ना मा अलकौम अस صالحين अणि ते म्हणतात बर का म्हणून आम्ही अल्लाहवर इमान आणू नये आणि जे सत्य आमच्यापर्यंत आलेले आहे ते का मान्य करू नये जेव्हा आम्ही अशी इच्छा बाळतो अल्लाह जन्नत स्वर्ग प्रदान के कालवे वह ते सदैव राहते हा मोबदला है नेक आचरण करना ये लोकान करता कपु उरले ते लोक ज्यांनी आमच्या आयथी मान्य करण्याला नकार दिला आणि त्यांना खोट ठरवलं ते जाणार आहेत हे इमानवाल्यां नो ज्या शुद्ध वस्तू अल्ला तुमच्यासाठी हलाल धर्मसंमत केलेल्या आहेत त्या हराम ठरवू नका आणि मर्यादांचं उल्लंघन करू नका अल्ला जे काही हलल आणि आहे جاءا غير तुम्ही ईमान आणला आहे لا يؤاخذكم الله باللغو في ايمانكم ولكن يؤاخذكم بما عقدتم الايمان فكفارته اطعام عشرة مساكين من اوساط ما تطعمون اهليكم او كسوتهم او تحرير رقبه فمن لم يجد فصيام ثلاثة ايام तुम्ही लोक ज्या निरक्षक शब्दा घेता त्याबद्दल अल्लाह तुम्हाला धरत नाही पण ज्या शब्दा तुम्ही जाणून बुजून घेता त्यांच्यासाठी तो जरूर तुम्हाला पकडील अशी शपथ मोडण्याचं प्रायश्चित हे होय की दहा गरिबांना त्या सर्वसाधारण प्रकारचं जेवण तुम्ही द्यावं जे तुम्ही आपल्या मुलाबाळांना देता अथवा त्यांना कपडे नेसवावं किंवा एका गुलामाला मुक्त करावं आणि ज्याची अशी ऐपत नसेल त्यानं तीन दिवसाचे रोजे करावेत हे तुमच्या शपथांचं प्रायशिक्त आहे की जेव्हा तुम्ही शपथ घेऊन ती मोडली असेल आपल्या शपथांचं रक्षण करत जा अशा प्रकारे अल्ला आपल्या आज्ञा तुमच्यासाठी स्पष्ट करत आहे कदाचित तुम्ही कृतज्ञता दर्शवालो चुन हे इमानवाल्यां नो हे दारू आणि जुगार आणि हे स्थान आणि फासे हे सर्व अमंगळ शैतानी काम होत यांच्यापासून दूर राहा आशा आहे की तुम्हाला यश मिळेल शैतनाची तर अशी इच्छा आहे कि दारू आणि जुगाराद्वारे तुमच्या शत्रुत्व आणि कपट निर्माण करावं आणि तुम्हाला अल्लाच स्मरण आणि नमाज पासून रोखावं तर मग काय तुम्ही या गोष्टी अलिप्त राहाल अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचं म्हणणं मान्य करा आणि अलिप्त राहा परंतु जर तुम्ही अवैध केली तर हे समजून असा की आमच्या पैगंबरावर स्पष्टपणे आदेश पोहोचवण्याची फक्त जबाबदारी होती ليس على الذين امنوا وعملوا الصالحات جناح فيما اطعموا اذا امتثقوا وامنوا وعملوا الصالحات ثم اتقوا وامنوا ثم اتقوا وامنوا ثم اتقوا واحسنوا والله يحب المحسنين जंनी मानलं आणि चांगला आचरण करू लागले त्यांनी पूर्वी जे काही खाल्ले आणि प्याले त्यासाठी त्यांना धरले जाणार नाही परंतु या अटीवर की भविष्यात त्यांनी त्या गोष्टींपासून दूर राहावं ज्या हराम केल्या गेल्या आहेत आणि किमांवर आढळ राहावं आणि सत्कार्य करावं मग ज्या ज्या गोष्टींपासून रोखलं जाईल त्यापासून दूर राहावं आणि जो अल्लाचा आदेश असेल त्याला मान्य करावं मग इशुबिरोधिनीशी सद्वर्तन ठेवावं आणि अल्लाह सदाचारी लोकांना पसंत करतो يا ايها الذين امنوا ليبلوكم الله بشيء من الصيد تناله ايديكم ورماحكم تناله ايديكم ورماحكم ليعلم الله من يخافه بالغيب فمن يتدا بعد ذلك فله عذاب اليم هيمان ولن الله तुमची त्या शिकारीद्वारे कठोर परीक्षा घेईल जग्दी तुमच्या हाताच्या आणि भाल्याच्या मारयात असेल हे पाहण्यासाठी तुमच्यापैकी कोण त्याला अप्रत्यक्षरित्या तंबीवर अल्लानं ठरून दिलेल्या मर्यादेच उल्लंघन केलं त्याच्यासाठी भयंकर आहे يحكم به ذو عجل منكم هديا بالغ الكعبة او كفاره طعام مساكين او كفاره طعام مساكين او عدل ذلك صياما ليذقوا بالامره عفا الله عما تلف ومن عاد فينتقم الله منه والله عزيز ذو انتقام هي من عندنا احرام حج يا شات ستيت शिकार मारू नका आणि जर तुमच्यापैकी कोणी जाणून बुजून असं केलं तर जो प्राणी त्यानं ठार केला असेल तर त्याला त्याच तोडीचा एक प्राणी जनावरांपैकी भेट द्यावा लागेल ज्याचा निवाडा तुमच्यापैकी दोन न्याय व्यक्ती करतील आणि ही भेट काबागृहाला पोचवली जाईल तसं नसेल तर या अपराधाचं प्रायश्चित्त म्हणून काही गरिबांना जीव घालावं लागेल किंवा त्या प्रमाणात रोजे करावे लागतील जेणेकरून त्यानं आपल्या केल्याचं फळ चाखावं पूर्वी जे काही घडलं त्या माफ करून टाकलं परंतु जर कोणी या कृत्याची पुनरावृत्ती केली तर त्याचा अल्लाह बदला घेईल अल्ला सर्वांवर वर्चस्व राखणार रा आहे आणि बदला घेण्याचं सामर्थ्य बाळगतो तुमच्यासाठी समुद्रातील शिकार आणि तिचं भक्षण हलाल करण्यात आलं जेथे तुम्ही मुक्काम कराल तेथेसुद्धा ती तुम्ही खाऊ शकता आणि कापल्यासाठी शिदरी म्हणून सुद्धा ती घेऊन जाऊ शकता परंतु खुशकीवरील शिकार जोपर्यंत तुम्ही ऐरामच्या स्थितीत आहात तुम्हासाठी निषिद्ध करण्यात आला आहे म्हणून दूर राहा त्या ईश्वराच्या आवेदनेपासून ज्याच्यासमोर पुन्हा सर्वांना घेऊन हजर केलं जाईल على الله الكعبه البيت الحرام قياما للناس والشهر الحرام والهديه والقلائد ذلك لتعلموا ان الله يعلم ما في السماوات وما في الارض وان الله بكل شيء عليم اللهना आदरणीय बृह कबला लोकंकरता सामुदय जीवनाचा स्थापनेचे साधन बनवलं आणि हराम आदरणीय महिना आणि कुर्बानीचे जनावर आणि पट्टे सुद्धा या कार्यात यहाय बने तुम्हाला क्या कि अल्लाह आकाशां सर्व परिस्थिति जानकार प्रत्येक गोष्टी च्ञान सा है सावधवा अल्लाह शिक्षा देना सुधा कठोर है फार क्षमाशील आणि दयाव देखील आहे यानंतर उघड आणि गुप्त सर्व गोष्टींना जाणणारा अल्लाह आहे हे पैगंबर सल्लेला अलासलम यांना सांगा की पाक आणि नापाक कोणत्याही परिस्थितीत एकसारखे नाहीत मग नापाकचे आधिक्य तुम्हाला कितीही मोहित करणारे असो म्हणून हे बुद्धी असणाऱ्या लोकांनो अल्लाच्या अवैदनेपासून दूर राहा आशा आहे की तुम्हाला यश लाभेल हे इमानवाल्यानो अशा गोष्टी विचारत जाऊ नका ज्या तुम्हा समोर उघड केल्या गेल्या तर तुम्हाला त्या वाईट वाटाव्यात परंतु जर तुम्ही त्या अशा वेळी विचाराल जेव्हा की कुराण अवतरित होत असेल तो उगड़ करने आत्ता तो ही त्या त्या समोर ते तुम्ही तो आहे कद कव्म मिन मुदायन अशाच प्रकार से प्रश्न के लोग कुछ ग्रुफी अल्लाने कोणाला देखील बैग ठरवलं नाही अथवा साईबा किंवा वसिला आणि हाम पण हे काफीर अल्लावर खोटे आरोप ठेवतात आणि बहुतेक जण निर्बुद्ध हैं कि अशा भ्रामक कल्पना विश्वास अब ला लया आणि जेव्हा त्यांना सांगले येतं की या त्या कायद्याकडे जो लान न उतरवला आहे आणि या पैगंबराकडे तर ते उत्तर देतात की आमच्यासाठी तर तीच पद्धत पुरेशी आहे ज्यावर आमचे पूर्वज आम्हाला आढळले आहेत मग काय ते पूर्वजांचं अनुकरण करत राहतील जरी त्यांना काहीही माहीत नसेल आणि योग्य मार्गाची त्यांना खबरच नसावी हे इमानवाल्यां स्वतःची काळजी घ्या एखादी दुसऱ्याच्या प्रदभष्ट होण्याने तुमचं काहीही बिघडत नाही जर तुम्ही स्वतः सर्व मार्गावर असाल अल्लाकडे तुम्हा सर्वांना परत यायचं आहे مقد تو तुम्हाला दर्शविल की तुम्ही काय करत राहायला आहात يا ايها الذين امنوا شهاده بينكم اذا حضر احدكم الموت حين الوصيه اثنان ذوا عدل منكم او اخران من غيركم او اخران من غيركم ان ان ضربتم في الارض فاصابتكم مصيبه الموت تحبسوا لهما من بعد الصلاه हेमानवाला जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याची मृत्यू घटकाईल आणि तो वसयत करत असेल तर त्याच्यासाठी साक्षीच प्रमाण हे होय कि तुमच्या जमापैकी दोन न्यायप्रिय व्यक्ती साक्षीदार बनावं किंवा जर तुम्ही प्रवासात असाल आणि त्यावेळी मृत्यूचं संकट आलं तर परक्यापैकीच दोन साक्षीदार घ्यावेत मग जर एखादी शंका निर्माण झाली तर नमाजनंतर दोन्ही साक्षीदारांना मस्जिदमध्ये थांबून घ्यावं आणि त्यांनी ईश्वराची शपथ घेऊन सांगावं की आम्ही एखाद्या व्यक्तिगत फायद्यासाठी साक्ष विकणारे लोक नाही आणि जरी कोणी आमचा नातेवाईक असला तरी आम्ही त्याचा पक्ष घेणार नाही आणि ईश्वरा प्रित्यर्थ दिलेल्या साक्षीला देखील आम्ही लपवणार नाही जर आम्ही असं केलं तर गुन्हेगारांमध्ये आमची गणना होईल परंतु जर असं कळलं की त्या दोघांनी स्वतःला गुन्ह्यात लोटला आहे तर मग त्यांच्या वेळी जी दोन व्यक्ती जे त्यांच्या तुलनेत साक्ष देण्यात अधिक प्रामाणिक असतील त्यांनी त्या लोकांतून उभं राहावं त्यांचा हक्क मारला गेला असेल आणि त्यांनी ईश्वराची शपथ घेऊन सांगावं की आमची साक्ष त्यांच्या साक्षीपेक्षा जास्त सत्याधिष्ठित आहे आणि आम्ही आमच्या साक्षीमध्ये कोणताही अतिरेक केलेला नाही जर आम्ही असं केलं तर आम्ही जालिमानपैकी बनू या पद्धतीनं जास्त अपेक्षा केली जाऊ शकते कि लोक खरीखरी साक्ष देतील किंवा कमीत कमी या गोष्टीच तरी भय बाळगतील कि त्यांच्या शपथानंतर एखाद्या वेळी दुसऱ्या शपथामध्ये त्या रद्दबातल होऊ नये अल्लाच भय बाळगा आणि ऐका अल्ला अवैज्ञा करणाऱ्यांना आपल्या मार्गदर्शनापासून वंचित करतो ज्या दिवशी अल्लाह सर्व प्रेषितांना एकत्र करून विचारेल की तुम्हाला काय उत्तर दिलं गेलं तेव्हा ते म्हणतील तेम की आम्हाला काहीही माहीत नाही आपणच सर्व गुप्त हकी जाणता اذ قَالَ الله يا عيسى ابن مريم اذكر نعمتي عليك وعلى والدتك اذ ايدتك بروح القدس اذ ايدتك بروح القدس تكلم الناس في المهد وكهلا واذا علمتك الكتاب والحكمة والتوراة والانجيل واذا خلقت من الطين كهيئه الطير باذنى فتنفخ فيها فتكون طيرا باذنى मग कल्पना करा त्या प्रसंगाची की जेव्हा अल्ला फरमावेल की हे मरियम पुत्र ईसा आठवा माझ्या त्या देणगीला की मी तुला आणि तुझ्या मातेला प्रदान केली होती मी पवित्र आत्म्यानं तुला सहाय्य केलं तू पाडण्यात देखील लोकांशी संभाषण करत होतास आणि वय वाढल्यानंतर सुद्धा मी तुला ग्रंथ आणि शहानपणा आणि तवराज आणि इंजिनचं शिक्षण दिलं तू माझ्या आज्ञेनं मातीचा पुतळा पक्ष्यांच्या आकृतीचा बनवत असे आणि त्यात फुंकत असे आणि तू माझ्या आज्ञेनं पक्षी बनत असे तू जन्मजात आंधळ्याला आणि महारोग्याला माझ्या आज्ञेनं रोगमुक्त करत असे तू मृतांना माझ्या आज्ञेनं काढत असे मग जेव्हा तू बनी जाईल स्पष्ट निशाणा घेऊन पोहचलास आणि त्यांच्यापैकी जे लोक सत्याचा इन्कार करणारे होते त्यांनी म्हटलं की निशाण्या जादूगरीशिवाय इतर काहीही नाहीत तेव्हा मी तुला त्यांच्यापासून वाचवलं आणि मी जेव्हा हवारीना इशारा केला की माझ्यावर आणि माझ्या प्रेषितांवर इमान आणा तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही इमान आणलं आणि साक्षी रहा की आम्ही मुस्लिम आहोत हवारींच्या संबंधी हा प्रसंग सुद्धा लक्षात ठेवावा की तेव्हा हवारींनी सांगितलं हे मरियम पुत्र ईसा काय तुमचा रब आमच्यासाठी जेवणाचं एक मोठं ताट आकाशातून उतरवू शकेल तेव्हा ईसाले रामने सांगितलं की अल्लाचं सा भय बाळगा जर तुम्ही इमानदारक असाल त्याने सांगितलं आम्ही तर केवळ हेच इच्छितो की त्या ताटात जेवावं आणि आमची मनं संतुष्ट व्हावीत आणि आम्हाला कळावं की ते साक्षीदार वहरी मरियम पुत्र ईसान प्रार्थना के लिए चलना आमच्या पालनकर्त्या आम्हावर आकाशातून एक ताट उतरव जो आमच्यासाठी आणि आमच्या अगोदरच्या आणि नंतरच्यासाठी आनंदाचा प्रसंग ठरावा आणि तुझ्याकडून एक निशानी ठरावी आम्हाला अन्न दे आणि तू सर्वोत्कृष्ट अन्नदाता आहेसह लहान उत्तर दिलं मी ते तुमच्यासाठी उतरवणार आहे परंतु त्यानंतर तुमच्यापैकी जो कोणी कुफर करेल त्याला मी अशी शिक्षा देईन जी जगात कोणाला दिली नसेलो ले परिय जेव्हा या उपकारांची आठवण करून दिल्यानंतर अल्लाह फरमावेल हे मरियन पुत्र इचा काही तू लोकांना सांगितलं लो होतं की अल्लाशिवाय मला आणि माझ्या मातेला देखील ईश्वर बनवा तेव्हा तो उत्तरा दाखल सांगेल पवित्र आहे अल्लाह माझं हे काम नव्हतं किती गोष्ट सांगावी जे सांगण्याचा मला अधिकार नव्हता जर मी तसं सांगितलं असतं तर अवश्य आपल्याला माहीत झालं असतं आपण जाणता जे काही माझ्या मनात आहे मी जाणत नाही जे काही आपल्या मनात आहे आपण तर सर्व गुप्त हकीकतींचे ज्ञानी आहात मी त्यांना त्याशिवाय काहीच सांगितलं नाही त्याची मला आपण आज्ञा दिली होती ते हे अल्ला की अल्लाशी बंदकी करा जो माझा रब आहे आणि तुमचा रब देखील मी त्या वेळेपर्यंत त्यांचा निरीक्षक होतो जोपर्यंत मी त्यांच्या दरम्यान होतो जेव्हा आपण मला परत बोलवून घेतलं तेव्हा आपण त्यांचे निरीक्षक होता आणि आपण तर साऱ्याच गोष्टींचे निरीक्षक आहात आता जर आपण त्यांना शिक्षा केली तर ते आपले दास आहेत आणि जर आपण माफी दिली तर आपण प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान आहात तेव्हा अल्लाह फरमावी हा, हा आन्हुं। आन्हुं तो दिवस आहे ज्या दिवशी खऱ्यांना त्यांची सचोटी लाभदायक ठरेल त्यांच्याकरता अशी उद्यानं आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत आहेत येथे ते सदैव राहतील अल्ला त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि ते अल्लावर हेच महान यश आहे पृथ्वी आणि आकाशांची आणि त्यात अस्तित्वात असलेल्या सर्वांची बाषही अल्लाह करताच आहे आणि प्रत्येक वस्तूवर तो प्रभुत्व राखतो अल्लाच्या नावाने जो सीम मेहरबान है। वा वा कफरू स्तुति अल्लाह करता है ज्यादा आकाश आन अंधकार प्रकाश निर्माण के लिए तरी देखी लोक जन सत्या आवाहन माननेस नकार दिला है। इतर रक्षर है तो है तुम्हाला माती मातीपासन निर्मिल मग तुम्कर जीवना जीवनाची एक कालमरिया एक दूसरी कालमरयादा देखी है जी तेज ठरले पर लोग आहत कि शंक गुरुफटला आहत ही आहे आणि चांगुलपणा तुम्ही कमवता ते त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे लोकांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या रबच्या निशाण्यांपैकी एखादी निशाणी अशी नाही जी त्यांच्या समोर आले असावी आणि ते तिच्याशी पराडमुख झाले नसावेत म्हणून आता जे सत्य त्यांच्यापाशी आलं तर त्याला देखील त्यांनी खोटं ठरवलं बरंच ज्या गोष्टीचा ते आतापर्यंत उपहास करत राहिले आहेत लवकरच त्याच्याशी संबंधित काही बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील अलम योख्यमार का त्यांनी पाहिलं नाही की यांच्या अगोदर कित्येक अशा जनसमूहांना आम्ही नष्ट करून टाकला आहे ज्यांचं आपापल्या काळात प्राबल्य राहिलं आहे त्यांना भूतलावर ती सत्ता प्रदान केली होती जी तुम्हाला प्रदान केलेली नाही त्यांच्यावर आम्ही आकाशातून खूप वृष्टी केली आणि त्यांच्या खाली कालवे प्रवाहित केले परंतु जेव्हा त्यांनी कृतज्ञता दर्शवली तेव्हा सरतेशेवटी आम्ही त्यांना त्यांच्या अपराधापाई नष्ट करून टाकलं आणि त्यांच्या जागी नंतरच्या काळातील लोकांना उभं केलं हे पैगंबर चाललेलं सल्लम आम्ही कागदावर लिखित एखादा ग्रंथ जरी तुमच्यावर उतरवला असता आणि लोकांनी आपल्या हातांनी स्पर्श करून जरी पाहिलं असत तरी देखील ज्यांनी सत्याचा इन्कार केला आहे त्यांनी हेच सांगितलं असतं की ही तर उघड जादू आहे وقالوا لولا انزل عليه ملك ولو انزلنا ملكا لقضي الامر ثم لا ينظرون تنت kìa paygambara var ekada farishta ka utrala gelala nahi jar ami yada kadachit farishta utrala astha tar ata pahe to kevaas nirnay lagla astha mag tanna konthi saulat dili geli naste wa law ja'allana malakan la ja'allana rajula wa la labasna alaihim ma yalbasun आम्ही परिष्ठा जरी उतरवला असता तरी देखील त्याला मानवी रूपातच उतरवला असता आणि अशा प्रकारे त्यांना त्यात ज्यात सध्या ते गुरफटलेले आहेत हे नबी सल्ले वसलम तुमच्या अगोदर देखील कित्येक प्रेषितांचा उपहास केला गेला आहे परुष्टा करोक सत्यता उलटवी नहीं ज्यादा उपहास करते सांगा जरा पृथ्वी तला फिरफटका मार् पहा खोटोर शेवट कस यांना विचारा आकाशात आणि पृथ्वीतलावर जे काही आहे ते कोणाचा आहे सांगा सर्व काही अल्हाच आहे त्यानं दया आणि कृपेचा परिपाट स्वतःसाठी आवश्यक करून घेतला आहे म्हणून तो अवेज्ञा आणि शिरजोरीवर तुम्हाला लगेच पकडत नाही कायमात दिवशी तो तुम्हा सर्वांना अवश्य जमा करेल हे एक सर्वस्वी सर्वसंदिग्ध सत्य आहे परंतु ज्या लोकांनी आपण स्वतःला विनाशाच्या धोक्यात टाकला आहे ते त्याला माहीत नाही मा रात्रीच्या अंधारात आणि दिवसाच्या उजेडात जे काही स्थिरावलं आहे सर्व अल्लाच आहे आणि तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो <mbell> सांगा <mell> <mellan> अल्ला सोडून काय मी इतर कोणाला आपला पालक बनवू तर अल्ला सोडून जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माता आहे जो रोजी देतो रोजी घेत नाही सांगा मला तर हाच आदेश दिला गेला आहे की सर्वप्रथम था, मान ताकित करना था है कि मानना रहा हो तर परिस्थितीत, रबेज्ञा तो मेरा भय वाट की भयंकर दिवसी मे शिक्षा भोगावी लगे त्या दिवशी जो शिक्षेपासून वाचला त्यावर अल्लाच दया केली आणि हेच घौघवीत यश आहे जर अल्ला तुम्हाला एखाद्या प्रकारची हानी पोहोचवली तर त्याच्याशिवाय इतर असा कोणीच नाही जो तुम्हाला त्या हानीपासून वाचवू शकेल आणि जर त्यानं तुम्हाला एखादी चांगल्या गोष्टीनं उपकृत केलं नावाजलं तर तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे तो आपल्या दासांवर सर्वाधिकार बाळगतो आणि बुद्धिमान आणि जाणकार आहे